स्वामीला संतांनी विचारले कि तुम्हाला कोणत्या प्रकाराने वैराग्य प्राप्त झाली ते सांगा त्याच्यावर त्याने जे सांगितले ते हे तीन अभंगुद्र वंश केला देव कोळ पूजू नये बोलो परे पाळीले वचनो केली याचा प्रश्न तुम्ही संत संसारे झालो अति दुखी दुखी मायेबाप शेखी क्रमिली दुष्काळी आटिले द्रे नेला मानू स्त्री अन्न अन्न करीता लटे जेवा त्रास होते ते भंगले चित्ताशी जे आले कराविषे आरंभी कीर्तनो करी एकादशी नवती अभ्यासी चित्तवाधी काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वासी आदरे करून गाती पुढे त्यांचे धरावे द्रुपद भावे चित्त शुद्ध करुनिया संतांचे पायवणी लाज नाही म्हणी येऊ दिली काकला तो काही केला उपकारू केले हे शरीर कष्टवुनी वचन मानिले नाही सुरदाचे समूळ प्रपंचे वित आला सत्य सत्याशी मन केले मानिले नाही बहुमता मानियेला स्वप्ने गुरुचा उपदेशो धरिला विश्वासो दृढ नामी यावर या झाली कवित्वाची स्फूर्ती पाय धरिले चित्ते विठोबाची, निषेधाचा काही पढीला घातू तेने मध्ये चित्तू दुखविले बुडविल्या वह्या बैसलो धरणे केले नारायण समाधानू विस्तारी सांगता बहुत प्रकारू होईल उशीर आता पुरे आता हे तैसा दिसतो विचारू पुढील प्रकारू देव जाने भक्ता नारायण उपेक्षी सर्वथा कृपावंता कळू आली तुका म्हणे माझे सर्व भांडवल बोलविले बोलू पांडुरंगी शूद्र याती असून मी वैश्याचा व्यापार केला माझ्या कुणामध्ये मुळापासूनच श्री विठ्ठलाची भक्ती होती आणि तो श्री विठ्ठल हा देव पूज्य मानला जात होता। खरेतर बोलून तुम्ही तु तु विचार तु आई बाप मरण पावे दुष्का पड़ा होते ना द्रव्य सुधा नहीं मान संपून गयपो अन्न अन्न करीत मरुण गुखाने मजा जीव अतिशय त्रासन गलबल्ला मला फारच लाज वाटू लागली तशामध्येच धंद्यात सुद्धा तूट आली मग जे देवाचे देऊळ पडलेले होते कि नीट करावे अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली पूर्वी मी फक्त एकादशी या दिवशी कीर्तन करीत होतो पण कीर्तनाच्या अभ्यासामध्ये सुरुवातीला माझे लक्ष लागत नव्हते मनामध्ये विश्वास आणि आदर धरून मी काही संतांची उत्तरे पाठ केली म्हणजे संतांचे काही अभंगाचं वाचन केलं ग्रंथांचं वाचन केलं कीर्तनामध्ये जे कुणी ईश्वराचे गुणगान गाणारे होते त्यांच्या मागे उभं राहून मी द्रुपद म्हणू लागलो आणि हे दुसऱ्यावर उपकार करीत होतो असे करून माझे शरीर पूर्णपणे कष्टविले आपण कधी खरे न मानता वागलो मला प्रपंचा समूळ वीट आला होता सत्य काय आणि असत्य काय याबाबत माझ्या मनालाच मी साक्षी ठरवलं माझ्या मनालाच ग्वाही मानलं या बाबतीत मी बहुमताचा किंवा दुसऱ्या लोकांच्या मतांचा मी स्वीकार केला नाही स्वप्नामध्ये येऊन गुरुनी जो उपदेश केला होता तोच मी मनामधून दृढ भावाने स्वीकारला आणि श्रीहरीच्या नामावर दृढ विश्वास ठेवला त्यानंतर मला कवित्व करण्याची स्फूर्ती आली आणि मी विठ्ठलाचे पाय माझ्या हृदयामध्ये इघट्ट धरून ठेवली काही कालानंतर काही लोकांनी माझा निषेध केला माझ्यावर अन्याय केला अनेक आघात केले त्यामुळे माझे चित्त दुःखी बनून गेले मी आभंग केलेल्या आभंग लिहिलेल्या वह्या काही समाज समाजकंटकांनी नदीमध्ये बुडवल्या तेव्हा मी तेरा दिवस ईश्वराजवळ धरणे देऊन बसलो आणि त्यावेळी भगवंताने त्या, त्या नारायणाने माझे पूर्ण समाधान केले माझ्या वह्या मला परत मिळाल्या ही सर्व हकीकत मी विस्ताराने जर सांगितली तर फारच उशीर होईल आणि फार वेळ लागेल खूप विषय त्यामध्ये येतील म्हणून आता मी पूर्ण करतो आता जी आहे, आहे, आहे, तो हे मला दिसत ते ध्याना तुकार महाराज मनता पांडुरंग हाच एक सर्वस्व भांडवल है वधवन घो आगे काय काजे प्रितो करी तसा दित्त मज एक सत्य तरलो बहु नाही एकाचे वासारे मोडी पुरे न पडता पुरे या विचारे राहिलो, सहज सरले होते काही द्रव्य थोडे बहुतेही त्याग केला नाही दिले तुजा याचकाम प्रिया पुत्रंधू यांचा तोडीला संबंधू सहज जालो मंदू भाग्य हि न करताना रे दया नाही या विचारे बोलाविता बरे सहज म्हणे या साठी सहज वडिला होती सेवा म्हणून पुजी तो या देवा तू मने म्हणे भावा साठी जणी घ्या कोणी तुकाराम महाराज संतांना सांगतात मी विशेष प्रकारचा पती आहे कोणत्या माझ्यावर एवढे जे काही म्हणणे आहे ते तुम्ही ऐका माझे चित्त मला असे साक्ष देते की मी खरोखरच या भाऊसागरातून तरुण गेलो नाही मला एक जर मानू लागला तर त्याच रीतीने दुसरा पण मानू लागतो या संसारामुळे मी फारच त्रासून गेलो शेतीच्या कामात मी गुरांना मारले त्यांच्या चपट्या फिरल्या एवढं सर्व करून सुद्धा या संसारामध्ये मला काही कधी पुर पडलं नाही या विचाराने मी स्वस्त झालो आणि मग सहजच जे काही थोडं भांडवल होतो थोडे पैसे होते थोडी संपत्ती होती ते सुद्धा सर्व संपून गेलो मी स्वतः त्याचा त्याग न करता किंवा कुणा याचकाला किंवा ब्राह्मणाला सुद्धा दिलं नाही बायगो मुले भाऊ यांना तोंड दाखवायला वाटेना त्यांचा मी सर्व संबंध तोडून टाकला आणि मी भाग्यहीन असा करंट होऊन गेलो कुठेतरी रानावनात चांदी कोपऱ्यामध्ये शिरावे आणि त्या ठिकाणी शांतपणे बसावे लोकांना तोंड सुद्धा दाखवू नये नित्य एकांताचे सेवन करावे असे मला वाटले पोटाच्या त्रासाने फारच पिढलो मनामधील दया नाहीशी झाली कुणी बोलावले तर बरे आहे असे म्हणत राहिलो तुकाराम महाराज म्हणतात वाढ वडिलांनी सहजच पांडुरंगाची सेवा केली होती म्हणूनच मी या देवाची आज पूजा हो करीत आहे माझ्या केवळ या भावासाठी कुणी मला महत्व देऊ नये बरे झाले देवा निघाले दिवाळी बरे या दुष्काळी पिढा केली अनुतापे तुझे राहीले चिंतनू जाव मन संसारू बरे झाले देवा बाईल करकशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये बरे झाली जगी पावलो अपमानू बरे गेले धन ढोरे गुरे बरे झाले नाई धरली लोक लाजू बरा आलो तुझ शरण देवा बरे झाले तुझे केले देवाई जागरण देवा तू माझ दिस हे एका दृष्टीनं बरंच झालं या दुष्काळामुळे फार त्रास झाला हे सुद्धा ठीकच झालं कारण या पश्चातापामुळे किंवा या पश्चातापाच्या वृत्तीमुळे तुझे चिंतन सतत माझ्या मनामध्ये होत राहिले आणि त्यामुळे सारा संसार वांतीप्रमाणे ओकारीप्रमाणे मला वाटू लागला जेव्हा ही बायको बांधखोर मिळाली कर्कश मिळाली हे एक प्रकारे झाले आणि चांगले झाले या जगात माझा झाला हे सुद्धा चांगले झाले माझे धनधान्य गुरे ढोरे यांचा नाश झाला हे सुद्धा चांगले झाले तेव्हा मी लोक लाज धरली नाही हे सुद्धा बरे झाले तुला शरण आलो हेही आणखी जास्त चांगले झाले देवा तुझे देऊळ होते, तेमी हे फार बरे बे बाइक मुलाग के व्रत चांगली जागरण उपवास विठ पहावा विठ खरावा विठ जीव भाव ये ने सोशे मनो हाव भरे पर बंधना पास उकलली गाठी देताली मिठी देता देह भरे क्रोधे विठल बोला विठल जीवाचार जीवन जीवे भावे जीव भाव करावाच आग्रहे मन हावरे है विठला परत कभी मेरी फिरत नहीं हाथ संसारा लौकिका बंधना पास सर्व पाठ सोडून दिला आहे त्यामुळे सावकाशपणे त्या स्त्रीहरीला मिठी देण्याची संधी मला मिळाली आहे तुकाराम महाराज म्हणतात हा दिहत सर्व विठ्ठलाने भरून गेलेला आहे आणि त्यामुळं या दि्यामध्ये काम क्रोध इत्यादी व्रतीना जागाच शिल्लक नाही त्या सर्व नाहीशे झाल्या आहेत मीची मज व्यालो पोटा पुलिया आलो पुरले नवसू नीरसोणी गेली आसो जालो बरा गेलो मरोनी ते काळे दोहीकडे पाहिसा आहे हे सर्व विश्व एकाच असल्यामुळं आणि त्या एका निर्माण झालं असल्यामुळं मी मलाच जन्म दिलेला आहे मीच आपल्या पोटी जन्म घेतला आहे आता माझ सर्व नवस जे मनामध्ये जे काही होत ते सर्व पूर्ण झालोय माझी सर्व आशा नाहीच झाली आणि मी तृप्त झालोय स्वानुभवाच्या प्राप्तीमुळं जेव्हा मी बलवान झालो त्यावेळी मी देहरूपाने किंवा इंद्रियांच्या व्रतिरूपाने मरून गेलो तुकाराम महाराज म्हणतात आता मी या प्रपंच रूपाने आत्मस्वरूपाचा बोध यांच्याकडे पाहत आहे जसा आहे तसाच आहे म्हणजे मी फक्त अस्तित्व रूप उरलो आहे ठेवू आधी आपण या नाशे तरी उतरे कसे ब्रह्मज्ञानाचे कोठारू ते निश्चय उत्तरू तू का ते उन म्हणे नाशकार कारणी हे अवघ जे काही दिसतंय जे जग आहे ते सर्व देवरूपाच आहे हे सर्व जगच देव आहे आणि हीच ही उपदेशाची मुख्य रीत आहे म्हणजे हाच खरा मुख्य उपदेश आहे स्वतःचा देहभाव स्वतःचा आधी नाश करून घ्यावा मी पुण्याची व्रती यांचा नाश करावा मगच खऱ्या कसोटीला उतरता येते याच निश्चयामध्ये खरोखर ब्रम्हज्ञानाचा साठा आहे म्हणजेच हे अवघे जगच विश्वंभर आहे असा ज्या वेळेला अनुभव निर्माण होतो त्याच वेळेला ब्रम्ह्यान होतो अशा प्रकारे कारण कार्य भावाचा नाश झाला तरच मी पणाचा उन्मनी अवस्था प्राप्त होते। म्हणजे कार्यकारण भावाचा नाश हीच खरी उन्मनी अवस्था साधनांच्या काळा कार आकृती कारण नवनीती वथनाची पक्षी नाही मार्ग आडताळा अंतरिक्षी फळा पावी भक्तीची जोडीती उघट्याची पुरे तुटी नाही, आली एकसरी, प्राप्ति अनेक प्रकारची उच स्थान वृक्षाला जी फलेस अंतरिक्षा मध्य पक्षाही अड़ आसत नहीं एकदम पक्षी फा जाते श्रीहरी की भक्ति के पक्षाला जस फल प्राप्त होते ही कभी नहीं आज पर्यत पुण् साठा सा होता मन मैं आज तृप्त हो ईश्वर का लाभ कर सक दर्पण ज्याचा त्याशी दावी रंग एका भावाचा एकांतू पीक पिकला तुका खरे खरे या भक्ती मार्गामध्ये कशाची सुद्धा उणीव नाही सर्व वर्णानी सर्व जातीनी या ईश्वराच्या लाभाची तृप्ती मिळवून घ्यावी आणि स्वतः तृप्त होऊन जावी तुकाराम महाराज म्हणतात माझे अंग दर्पणाचे म्हणजे आरशाप्रमाणे झाले नाही आणि ज्याचा समोरच्याचा जसा रंग असेल तसा त्याला त्याचा रंग ते दाखवत आहे एक भाव का एकांत निर्माण मी वाटनी करीतु करुणिया निजनु जया पासा व उत्पत्ति बीज धरली हाथी निवड़ी वरला भूस सारायण जिनसो तुका म्हणे नारायण भाग संचो भगवंताची प्राप्ती होणं हे माझं खर तर फार मोठ धन आहे आणि मी ते नीट जपून ठेवले ज्याच्या पासून सर्व जगताची निर्मिती झालेली आहे तेच मुळबीज मी हस्तगत केलेले आहे या प्राप्तीमधील जी काही भूस होती फलकट होती ती सर्व बाजूला काढून जे साराभूत असं मुख्य वस्तू आहे ते मी निवडून वेगळं काढलं आहे तुकाराम महाराज म्हणतात ला ला ले ले हा नारायणाचा वाटा माझ्या वाटणीला आलेला आहे आणि आजपर्यंत साठलेल्या पुण्याचा परिणाम आहे विसंभावी क्षणभरी सुलभ ही केले सकळाजीवन फुका वेची कान न लगेचे तुका म्हणे सकळही कोडू पुरे मुळ खोड विस्ताराचे दुसऱ्या कुठल्याही साधनांच्या मागे न जाता व्यर्थ पायपीत करण्यामध्ये काय अर्थ आहे या प्रभूकडे जाण्यासाठी आणि त्याच्या स्थानावर स्थिर होण्याचा धरावे एक क्षणभर सुद्धा त्याला सोडू नये किंवा विसंबू नये सर्व लोकांना सुलभ असे हे एकच साधन आहे उगीच कान फुंकून वाटेल त्या माणसाकडून उपदेश घेण्याची सुद्धा काही जरुरी नाही तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होऊन जातात तृप्ती मिळते सर्व जगाच्या विस्ताराचे मूळ हे असे हे खोड आहे आणि ते एकच आहे काही जाणूनही पांडुरंगाविन पाय विजीन संदेहाने तो जाणता कळमळा अळंकार जातो गौरविता वाणी सर्व जात्रा हरि कथा तू कामने उपजे विल्हाडे आवडी करावा तो घडी घडी हो पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही जाणू नये आणि याबाबत जर कोणाच्या मनामध्ये संशय होईल त्या संदेहामुळे फक्त शेनस प्राप्त होईल सर्वांच्या ईश्वराला कोणत्याही नावाने जरी हात मारली तरी तो आपल्या मनातील कळवळा जाणतो या भगवंताच्या नावाच्या अलंकारामुळे आपली वाणी गौरवली जाते श्रीहरीच्या नाम संकीर्तनामुळे सर्व शरीरास तृप्ती प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात या विठ्ठलाची आवड जेणेकरून उत्पन्न होईल तो तो लाभ प्रत्यक्ष जोडीत जावी बीजा पोटी पाही फोडू विध न करीता सकळू या मूर्ख म्हणावे वेडे कैसे तुटेलो साकडे जावी वाटू वेठी धरू पाहेटू पुढील या उपाया तुका मने राखे काया जमिनीची कसलीही मशागत न करता विधी करता जो केवळ बीजापासूनच फळाची अपेक्षा करतो त्याला मूर्ख किंवा वेडाच म्हटले जाते अशा त्याच्या वागण्यामुळे पुढील जी काही संकटे असतात ती दूर होणार नाही जो मार्ग दाखवतो त्याला फाडी तया जोडी कोणते वेदानिंदी तो चांडाळू भ्रष्ट सुत किया विहरा मग वसती कोठे थारा तुका म्हणी वरमु वितो आपले पोषण झाले तिथे विश्रांती कुठे घ्यावी तुकारामात वेदांचे मर्म जाणून घ्यावे नाहीतर इतराप्रमाणे भ्रमाने नाचावे लागेल किंवा नुसता त्यांचा भ्रम अशा लोकांना नाचवत राहतो वेश वंदा यापुरते हो न निरुते ऐशी सांगा मजपाशी संता निरवितो येथि ब्राह्मणाचा नुसता वेष असून काय उपयोग आहे तो केवळ वंदन करण्यापुरता झाला किंवा पाया पडण्यापुरता आहे असे लोक वेश धारण करतात आणि मी ब्राह्मण आहे म्हणतात पण खरा ब्राह्मण कोण आहे हे मला दाखवा तुम्ही संत लोक हो या याविषयी मला थोडस सा सांगा मी तुम्हाला विनंती करतोय हो ब्राह्मण हो तुम्ही सर्व ग्रंथात प्रवीण असाल तुम्हाला बरे वाईट सर्व काही समजते चांगले काय वाईट काय शुद्ध आणि हीन हे तुम्ही सांगत असता तुकाराम तेव्हाच पाठीय घडून येतात जा ज्या मापाशी हो तिला शक्ती ते हा श्रीपती अलंकारू अवघा पा दिला जीव भावू जन्म मरण ठाव कुशी आमच्या जवळ जे जे काही आहेत ज्या काही शक्ती आहेत त्या सर्वांचा अलंकार करून आम्ही या श्रीपतीला नटू आमचा सर्व जीवभाव याच्या पायावरून अर्पण करू आमचं सर्वस्व त्याला समर्पण करू आमका जन्म वर्णा सर्व पत्ता आता संपून गेला ईश्वरा जे का देने होते संकलासहित अर्पण कर बंधना से जे पाप होते का है तुकार महाराज मनता आम एक विठल उम्मीद सेवन करुण गाच स्तुति करो क्या सुखा मधे तलीन होवन आम्मी नाचतोकर प्रेम सुखा लेकुरे वासना केले पाहे वाठ तुका प्रेमा लेकर हो, प्रेम सुखा हट्ट धरना आहोत या पांडुरंगा पाया शी, वासना आता गुंतल है तुच्छ लेखलाठलामंत्रण कधी येईल अशी वाट आम्हाला नेहमी लागलेली असते आमचे डोळेकडेच लागलेले असतात बोलवणे आले की मग आई त्याची राशी आली पाक सिद्धी पासे आता सांडून भोजन विके जावे वेळेपणू वसंतीली वाटू मागे परत आवे फुकटू तू का वेचो बैसो न ठाकणी काही काम न करता आईच पकवाना भरलेले ताक भुकेल्याला येऊन मिळावी तर त्याचा त्या करून भीक मागणाऱ्या म्हणावी लागेल जी वाट आधीच झालेली आहे ती पुन्हा चालून जाण्यात फुकटचे श्रम कशाला करून घ्यायची तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आता या एकाच ठिकाणी बसून हरिचिंतनामध्ये आमची वाणी खर्च करू धन्य शुद्ध जाते जरी लवकर परत आई हो मनी सावधानो तुका त्याचीच जा ला जा जाती शुद्ध आहे आणि तोच धन्य आहे असे समजावी ईश्वराविषयक जो विचार कानावर पडतो त्याचा परिपाक त्याच्या मनामध्ये स्थिर होतो त्याच्या चित्तामध्ये त्या श्रीहरीचा मोठा गळवळा असतो आणि तो सोहितासाठी नेहमी सावध असतो तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाचा जो एकनिष्ठ असा जो भाव असतो तोच त्याचा देव आहे असे समजावी म्हणजे ज्याचा जो भाव असतो तोच त्याचा देव असतो